पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचके अपरीक्षित चार ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते विद्याप्राप्ती करिता त्यांनी परदेशात जाण्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे ते कनौजला जायला निघाले तेथे जाऊन एका क्षेत्रालयात त्यांनी भूकंप सुरुवात केली बारा वर्षे त्यांनी एकचित्ताने सर्व शास्त्रे घोषून घरी जावे त्याप्रमाणे घेऊन आपली पुस्तके बरोबर घेऊन ते निघाले थोडेसे अंतर चालून गेल्यावर दोन रस्ते फुटले तेव्हा ते सर्व तेथेत बसले त्यातला एक जण म्हणाला कुठल्या रस्त्याने आपण जाऊया त्याच वेळेला शहरातला एक वाण्याचा मुलगा मेला होता त्याला अग्नि देण्याकरता पुष्कळ लोक चालले होते त्यांना पाहून त्या चौघांपैकी एकाने पुस्तक काढून पाहिले त्यात लिहिले होते पुष्कळ लोक ज्या मार्गाने जातात तो मार्ग चांगला त्याप्रमाणे ते चौघे पंडित त्या पुष्कळ लोकांच्या पाठोपाठ स्मशान यात्रेबरोबर निघाले स्मशानात गेल्यावर त्यांना समोर एक गाढव दिसले तेव्हा दुसऱ्या पंडितांनी पुस्तक उघडून पाहिले त्यात लिहिले होते उत्सवात संकटात दुष्काळात शत्रू हल्ला केला असताना राजाच्या द्वारी किंवा स्मशानात जो आपल्याकरिता थांबतो तो आपला बांधव ते वाचून तो म्हणाला हा गाढव स्मशानात आपल्याकरिता थांबला आहे तेव्हा तो आपला भाऊ आहे त्या एकोणच्या चौघांपैकी कुणी त्याच्या गळ्याला मिठी मारली कुणी त्याच्या पायाला विळखा घातला इत्यात दुरून त्यांना एक उंट येताना दिसला तेव्हा त्यांनी विचारले हा कोण तिसऱ्या पंडिताने पुस्तक उघडून पाहिले त्यात लिहिले होते की धर्म कुणाची वाट पाहत थांबला नाही ते वाचून तो तिसरा पंडित म्हणाला हा समोरून येत आहे तो थांबत नाही तो धर्म टाकला पाहिजे त्यावर चौथा पंडित म्हणाला आपल्याला जे प्रिय असेल ते धर्माला द्यावे हा आपला भाऊ गाढव आपल्याला फार आहे तेव्हा याला धर्माला देऊन टाकू ते ऐकून त्या दोघांनी त्या गाढवाला दोरीने उमटाच्या गळ्यात बांधले कोणीतरी त्या गाढवाच्या मालकाला ही हकीबत सांगितली तेव्हा तो काठी घेऊन त्या मूर्ख पंडितांना मारायला धावत आला त्याबरोबर ते पंडित पळून गेले थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक अरुंद मार्ग लागला आणि पुढे एक नदी आडवी आली त्या नदीतून एक पळसाचे पान वाहत येत होते ते पाहून त्यापैकी एका पंडिताला भोकलेले एक वाक्य आठवले जे पाण्यावर तरून आपण नदी पार करू शकतो तो त्या पळसाच्या पानावर बसला तो भटांगड्या काळात आता बुडणार असे पाहून दुसऱ्या पंडिताला एक भोकलेले वाक्य आठवले आणि तो म्हणाला स्रवनाश व्हायची वेळ आली तर शहाणे लोक अर्ध्याचा त्याग करतात कारण उरलेल्या अर्ध्याने काहीतरी काम होते असे म्हणून बुडणाऱ्या पंडिताचे डोके कापवून तेवढेच त्याने घेतले आणि ते तिघे पुढे निघाले पुढे जाता जाता त्यांना एक गाव लागले गावातील लोकांनी त्यांना आमंत्रण दिले आणि ते तिघे निरनिराळ्या घरी गेले एका घरी भोजनात शेवा यांची खीर केली होती त्याचे मोठे मोठे लांब धागे पाहून त्या पंडिताला झोपलेले एक वाक्य आठवले आणि तो म्हणाला ती दीर्घ सूत्री शेवटी पावतो इथे ही दीर्घसूत्रे हो आहेत तेव्हा यामुळे नाश होणार असे म्हणून न जेवता तो निघून गेला दुसरा पंडित गेला होता त्या घरी मांडे केले होते ते पाहून त्याला एक घोकलेले वाक्य आठवले व तो म्हणाला मोठा पसारा असेल ते टिकत नाही या मांड्याचा मोठा पसारा दिसतो यात काही अर्थ नाही असे म्हणून तो जेवण टाकून निघून गेला तिसरा पंडित गेला तेथे ते आंबोळ्या केल्या होत्या त्या आंबोळ्यांना बरीचशी भोके पाहून त्याला एक घोकलेले वाक्य आठवले व तो म्हणाला एखाद्या गोष्टीला फार भोके असली की त्यातून संकट परंपरा सुरू होते या आंबोळीला फारतून संकटे उद्भवणार असे म्हणून तोही जेवण सोडून निघून गेला गावातले लोक त्यांचा मूर्खपणापासून हसायला लागले आणि ते तिघेही पंडित उपाशी आपल्या घरी परत आले गोष्ट संपून सुवर्ण म्हणाला तुला ही व्यवहार समजत नाही मी नको नको म्हणत असताना तू इकडे आलास आणि आपली अशी अवस्था करून घेतलीस म्हणून मी म्हणतो नुसती शास्त्र उपयोग नाही व्यवहार म्हणाला तू म्हणतोस ते सगळेच काही खरे नाही सुद्धा फिरले की नाश पावतात थोडी आनंदात राहतो दैव अनुकूल असले तर उघडे पडलो तरी आपले रक्षण होते पण दैव प्रतिकूल असेल तर सुरक्षित असूनही नाश होतो वनात टाकून दिलेले अनाथ मूल जगते आणि घरी खूप प्रयत्न करूनही एखादे मूल जगत नाही शतबुद्धी मासा याने डोक्यावर घेतला आहे आणि सहस्रबुद्धी मासा त्याच्या काठीला लोंकाळतो आहे पण एक बुद्धी मी मात्र आनंदाने पाण्यात खेळतो आहे असे एक बेरूक आपल्या पत्नीला आप म्हणाला सुवर्णसिद्धी म्हणाला हे कसे तो म्हणाला आई